पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण बरावे अहिंसा व तलवारीचा पंथ चौरी चौरा प्रकरणानंतर कायदेभंग एकाएकी थांबवण्यात आल्यामुळे काँग्रेसमधील बहुतेक प्रमुख पुढाऱ्यांची मनी क्षुब्ध झाली असावीत असे मला वाटते क्षुब्ध झालेल्या गांधीजींची गणना अर्थातच नव्हती माझे वडील त्यावेळी तुरुंगातच होते त्यांचे मन फारच अस्वस्थ झाले आमच्या उंच बरावणाऱ्या आशा संपातीप्रमाणे धर्णीवर कोसळल्या ही मानसिक प्रतिक्रिया अपेक्षित अशी होती त्यातल्या त्यात, त्यात चळवळ बंदीची जी कारणे दाखविण्यात आलेली होती ती ऐकल्यावर व त्या कारणमीमनसेतून जी परिणाम परंपरा सिद्ध होत होती त्याची अटकळ आल्यावर आमचे मन विशेषच अस्वस्थ झाले चोरी घडलेला प्रकार खेदजनक असेल नव्हे तसा तो होताही अहिंसामय चळवळीतील तत्वांशी पूर्णपणे विसंगत असे आचरण तेथे घडले परंतु प्रश्न असा आहे की एखाद्या कोपऱ्यातल्या खेड्यात शेतकऱ्यांच्या चिडलेल्या जमावाने काही कृत्य केले म्हणून राष्ट्राचे स्वातंत्र्यासाठी चाललेले युद्ध तात्पुरते का होईना बंद पाडण्यात यावे की काय अकल्पित अशा एखाद्या फुटकळ हिंसाकर्माचा जर हमखास हाच परिणाम व्हायचा असेल तर अहिंसा युद्धाच्या तंत्रपद्धती व तत्वज्ञानात कुठेतरी गोंब राहिलेली असली पाहिजे कारण अशा प्रकारचे अनिष्ट प्रसंग घडून येणारं नाहीतच अशी हमी कोणालाही देता शक्य नाही पुढे पाऊल टाकण्यापूर्वी हिंदुस्थानातील तीस पस्तीस कोटी लोकांना अहिंसा तत्वाचे शास्त्र व त्याचा आचार उत्तम प्रकारे पडवला पाहिजे असे का म्हणवायचे आहे आणि इतके करूने शिपायांकडून आत्यंतिक आगळीकीची कृत्ये झाली तर लोकांची शांती येत किंचितही ढळणार नाही असे आश्वासन द्यावयास कितीचे लोक दसतील आणि याही गोष्टीत आम्हाला यदा यश मिळाले तरी शेकडो आगलावे लोक आमच्या जवळत गुप्तपणे प्रवेश करून घेऊन स्वतः अत्याचार करतील व दुसऱ्यांना तसे करण्यास प्रोत्साहन देतील त्याची काय व्यवस्था चळवळ सुरू करताना ही सर्व पथ्य सांभाळली पाहिजेत असा आग्रह असेल तर अहिंसेची जवळ नेहमीच फसणार हे ठरलेले आम्ही आणि काँग्रेसने या पद्धतीचा स्वीकार ती फलदायी होईल असा विश्वास वाटला म्हणून केला देशाच्या पसंतीसाठी गांधीजींनी ही चवळ पुढे ठेवली ती केवळ न्याय होती म्हणून नव्हे तर आमच्या ध्येयाच्या दृष्टीने ती परिणामकारक ठरण्यासारखी होती म्हणून तिचे नाव नकारात्मक असले तरी ती प्रगमनशील होती अरे रावांच्या इच्छेने गुलाम होऊन राहण्याच्या वृत्तीच्या ती सर्वस्वी विरुद्ध होती युद्धासे तोंड जगवणाऱ्या दिवा भीतांना या पद्धती स्थान नव्हते अहिंसा पद्धती म्हणजे अन्याय व पारतंत्र यांच्याशी सामना देण्यासाठी उभ्या राहिलेल्या शूराच्या हातची समशेर होती पण काही मुठभर लोकांनी अथवा आमच्या गोटातील शिरलेल्या प्रच्छन्न विपक्ष्यांनी बेताल वर्तन केले की जर आमचा डाव उधळला जाणार असेल तर कितीही शूर व खंबीर लोक असले तरी त्यांचा उपयोग काय अस्खलित वक्तृत्वाची व मतानुराधनाची शक्ती गांधीजींच्या अंगी पुष्कळच आहे सविनय कायदेभंगाचा व अहिसेचा स्वीकार काँग्रेसकडून करण्यात यावा म्हणून गांधीजींनी ती सर्वच्या सर्व खर्ची घातली होती त्यांची भाषा सुगम आणि साधी होती आवाज व मुद्रा शांत स्पष्ट आणि निर्विकार होती परंतु वरवर दिसणाऱ्या या हिमाच्या आच्छदनाखाली जळत्या तेजाची आणि घभूत इच्छाशक्तीची धग होती त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द आमच्या मनात बानाप्रमाणे खोल खोल शिरत होते त्यांच्या शब्दामुळे मनात विलक्षण खळबळ उत्पन्न झाली त्यांनी दाखवलेला मार्ग बिकट संकटमय होता पण तो शुराचा मार्ग होता स्वातंत्र्याच्या नंदनवनात नेणारा तो मार्ग आहे असे वाटले व अशी कल्पना झाल्यामुळेच आम्ही त्यावर श्रद्धा ठेवून पुढे ससावलो एकोणीशे वीस सालच्या तलवारीचा सा पंथनामक एका प्रसिद्ध लेखात त्यांनी पुढील विचार व्यक्त केले आहे मला असे वाटत की भ्याडपणा व यापैकी कोणत्यातरी एक पत्करण्याची वेळ आली तर मी अत्याचार पत्करा असा असं उपद्देश करेन यात मात्र शंका नाही हिंदुस्थान भ्याडपणा पत्करून निवळपणाने आपली माणखंडना झालेली पाहत राहण्यापेक्षा आपल्या इज्जतेसाठी खट घाती घेणे अधिक श्रेयस्कर आहे असेही म्हणेन परंतु अनात्याचार हा अत्याचारापेक्षा शतपडीने श्रेष्ठ आहे व शिक्षेपेक्षा क्षमा करण्यात अधिक पौरुष आहे असा माझा दृढ विश्वास आहे क्षमा हेच विराजभूषण परंतु शिक्षा करण्याचे सामर्थ्य अंगी असता शिक्षा करण्याची इच्छा आवरली तरच त्याला क्षमा असे म्हणणे योग्य होईल हतबल झालेल्या क्षमेची आईट मिरवणे व्यर्थ होईल उंदीर मांजरा सापले तुकडे तुकडे करू देतो त्यावेळी तो, तो मांजरा क्षमा करतो थोडीच पण हिंदुस्तान दुबा आहे अथवा स्वतः मी दुबा प्राणी आहे असे मला वाटत नाही माझ्या या म्हणण्याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये शारीरिक बळ असले म्हणजे धैर्य येते असे नाही दुर्दम्य अशा इच्छाशक्तीपासून ते निर्माण होते मी कल्पनासूचीत भऱ्याला मारणारा चंडोल नव्हे माझा ध्येयवाद व्यावहारिक आहे असे मी मानतो अहिंसाधर्म हा काही ऋषी किंवा साधूसंत यांच्याकरताच केवळ नाही तो सामान्य लोकांकरताही आहे हिंसा ही, ही ज्याप्रमाणे पशूंचा स्वभावधर्म त्याचप्रमाणे मानवांचा स्वभावधर्म म्हणजे अहिंसा पशूमधील आत्म्याचे स्वरूप अविकसित असे असते बळी तो कानपिळी हाच त्यांचा धर्म उच्चतर धर्माचे प्रतिपालन करणे आत्मिक सामर्थ्याची जोपासना करणे हे मानवजातीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आवश्यक आहे म्हणूनच मी स्वार्थ त्यागाचे प्राचीन तत्व हिंदुस्थानपुढे ठेवण्यास उद्युक्त झालो आहे कारण सत्याग्रह असहकार व कायदेभंग या त्याच्या शाखा म्हणजे आत्मक्लक्षाच्या पुरातन तत्वांचीच नवी नावे होत भोवती हिंसा सुरु असता अहिंसा धर्माचा शोध लावणाऱ्या ऋषींना न्यूटनपेक्षाही अधिक प्रतिभावान समजले पाहिजे वेलिंग्टनपेक्षा मोठे असे ते योद्धे होते युद्धकला स्वतःला उगत असूनही तिचा फोरपणा त्यांच्या लक्षात आला आणि युद्ध, युद्ध जर्जर झालख्खा जगाला तुझा मोक्ष हिंसि होणार नसून तो अहिंसन होणार आहे असे त्यांनी शिकविले जाणून बुजून क्लिश सहन करण हच अहिसाधर्मा क्रियात्मक स्वरूप दुष्टांचा दुष्टांच्या अरेरावीला दुबळेपणाने मान तुकविणे हा अहिंसा धर्माचा अर्थ नसून मदोन्मत्तांच्या अरेरावीविरुद्ध आपले सगळ्या सगळे आत्मिक बळ खडे करणे हा त्याचा अर्थ आहे या मानवाच्या स्वभावधर्मालन जर व्यक्ती करील तर आपला मान आपला धर्म व आपला आत्मा यांचे संरक्षण करण्याकरता तिला एखाद्या अन्यायी साम्राज्याच्या सर्व सामर्थ्यापुढे दंड थोटून उभे राहता येईल आणि त्या साम्राज्याच्या राहासाचा अथवा पुनरुज्जीवनाचा आरंभ करण्याची शक्तीही त्या एकट्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल आणि हिंदुस्थाने अहिंसा आचरावी असे मी प्रतिपादन करतो ते काही हिंदुस्तान दुबळा आहे म्हणून नव्हे आपण सामर्थ्य व धैर्य आहे याची जाणीव ठेवून हिंदुस्थाने अहिंसा आचरावी असे माझे सांगणे आहे आपला आत्मा अविनाशी आहे कोणत्याही शारीरिक दौबलल्याने हतबल न होता तो विजयी ठरेल व सर्व जगाची शारीरिक शक्ती एकवटली तरी तिलाही तो तोंड देईल असा आत्मविश्वास हिंदुस्थानने बाळगावा सिन्फेन पद्धतीपेक्षा असहकार फार निराळा आहे असहकाराची उभारणीच अशा तत्वड झालेली आहे की अत्याचाराच्या हातात हात घालून असहकार चालूच शकणार नाही पण अत्याचारी पंथाला सुद्धा एक वार या शांतिमय असहकाराचा प्रयोग करून पहा असे माझे सांगणे आह असहकारितव सदोष आह म्हणून त फसदापी होणार नाही जनतेचा पुरेसा पाठिंबा मिळाला नाही तर असहकारिता नामोहरम होईल त्यावेळी मात्र आणीबाणीचा प्रसंग येईल थोर मनाच्या लोकांना राष्ट्राचा उपमर्द यापुढे सहन करणे अशक्य होऊन आपल्या संतापास वाव द्यावा असे वाटू लागल ते तत्याचाराविरुद्ध हात चालवतील परंतु आपल्या देशाचा अथवा स्वतःचा उद्धार न करताच त्यांना नष्ट लागेल असे माझ्या मनाला वाटते। हिंदुस्तान तलवार हाती घेतली तर कदाचित त्याला क्षणिक विजय मिळवि पण मग हिंदुस्तानविषयी अभिमान वाटणार नाही माझ्या शरीरातील अनुरेनू हिंदुस्थानातल्या भूमीतून निर्माण झालिला असल्यामुळे माझा पिंड हिंदुस्तानच्या पिंडाशी एकजीव झालेला आहा सर्व जगासाठी हिंदुस्तानला काही कार्य करावायचे आहा असला निश्चय करून वाटत या युक्तिवादाने आम्हाला हलवून सोडले खरे पण अहिंसावाद हा आम्ही अगर सगळी राष्ट्रीय सभाधर्म म्हणून पत्करील हे कधीच शक्य नव्हते म्हणून धोरण म्हणून काही विशिष्ट फल साध्य करून देणारी पद्धती म्हणून तो मान्य होणार आणि फलावरूनच त्याची परीक्षाही होणार अहिंसावाद आमचा धर्म आहे असे काही व्यक्तींना म्हणता येईल परंतु कोणत्याही राजकीय संस्थेला तिची राजकीय स्वरूप कायम असे तोपर्यंत तो ही गोष्ट शक्य नाही चौरी चरोवा प्रकरणानंतर अहिंसेच्या मार्गाची व तदंतरभूत तत्वांसी आम्ही छाननी करू लागलो गांधीजींनी केला तोच अर्थ बरोबर असेल तर चळवळीच्या चाकोरीत दगड ठेवण्याचे काम सरकारला केव्हाही करता येण्यासारखे होते तेव्हा अहिंसेचा मार्ग सदोष होता की गांधीजींचा अर्थ चुकीचा होता अहिंसेच्या मार्गाचे गांधीजीच पिते आणि प्रणेते तेव्हा अहिंसा शास्त्रातील विधीनिषेध त्यांच्या कोण अधिक चांगला सांगणार आणि गांधीजींना वगळल्यावर चळवळ कोणती उरली मोठ्या समाधानाची गोष्ट अशी की नंतर कित्येक वर्षांनी म्हणजे एकोणीसशे तीस सालच्या कायदेभंगाला सुरुवात होण्याच्या आधी गांधीजींनी हा मुद्दा स्पष्ट केला त्यांनी सांगितले की काही काही ठिकाणी हिंसेचे फुटके प्रकार घडवून आले तरी चळवळ बंद करण्याचे कारण नाही असले अपरिहार्य प्रसंग उत्पन्न झाल्यामुळे जर अहिंसामय चळवळीचा गाडा आणणार असेल तर अहिंसेचा मार्ग हा सर्व उपयोगी पडणारा आदर्श मार्ग नव्हे ही गोष्ट उघडच सिद्ध होते परंतु गांधीजींनी ही विचारसरणी मान्य केली नाही त्यांचा युक्तिवाद असा की मार्ग जर योग्य आहे तर सर्व परिस्थितीत तो उपयुक्त ठरलाच पाहिजे आणि काही प्रमाणात विरोधी वातावरण असताही त्याची उपयुक्तता कमी होण्याचं कारण नाही गांधीजींच्या स्पष्टीकरणामुळे अहिंसामय चवळीचे क्षेत्र व्यापक झाले हे स्पष्टीकरण स्वतः गांधीजींच्या मनाचा स्वीकार झाल्यामुळे त्यांनी दिले किंवा काय हे मला सांगता येणार नाही वास्तविक एकोणीशे बावीसच्या फेब्रुवारीत कायदेभंगाची चळवळ बंद करण्यात आली त्याला एकटे चोरी चोरा प्रकरणच कारणीभूत झाले असे नाही लोकांची मात्र तशी कल्पना आहे हे खरे चोरी चोऱ्याचा दंगा केवळ निमित्त मात्र होता गांधीजी पुष्कळ वेळा सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेनुसार कार्य करतात जनतेशी झालेल्या चिरकालीन व दृढ परिचयामुळे त्यांना जणू काही एका नवीनच ज्ञानेंद्रयाची प्राप्ती झालेली आहे जनतेच्या मनाची नाडीपरीक्षा त्याच्या साह्याने त्यांना अचूकपणे करता येते व जनतेला कोणते काम झेप्वि व कोणते झेपणार नाही हेही त्यांना चांगले समजत मोठ्या मोठ्या सर्वच लोकप्रिय पुढाऱ्यांना या अनन्य सामान्य साधनांचा सा लाभ झालेला आढळतो या सहज प्रवृत्तीचा कौल घेऊन तिच्या अनुरुधाने ते वागतात आणि नंतर आपल्या भांबावलेल्या व चिडलेल्या सहकार्यांच्या समजुती खातर आपल्या वर्तणुकीचे बुद्धिगम्य असे समर्थ कारणमीमांसा शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतात ही कारण पुष्कळ वेळा किती अपुरी असते हे चोरी चोरा प्रकरणाच्या वेळी दिसून आले चळवळीचा खूप जोड चढत आहे व सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे असा देखावा बाह्यात करीत दिसत तरी आतल्या बाजूने चळवळीचा पाया डळमळू लागला होता संघटनावाशिस्त नाहीशी होत होती सर्व चांगले कार्यकर्ते तुरुंगात अडकले होते आणि स्वतःच्या बळावर चळवळ चालवण्या इतके शिक्षण जनतेला मिळाल नव्हते कोणीही उठाव व चळवळीचत्व हाती घ्याव असा प्रकार सुरु होता कित्यक्किश्वासी व्यक्ती व क्वचित प्रसंगी सरकारच बगल बच्चेही पुढारी म्हणून मिळवित काही ठिकाणी काँग्रस्त व खिलाफत संघटनेची सूत्रेही त्यांनी आपल्या हाती घेतली होती त्या गोष्टींना आळा घालण अशक्य झाले अर्थातच मोठ्या चळवळी निघाल्या की अशा गोष्टींना सर्वस्वी आळा घालणे शक्य होत नाही जनतेला साध्या कार्यक्रमाचे शिक्षण देऊन ठेवणे एवढेच काय ते आपल्या हाती असते एकोणीसशे तीस सालापर्यंत जनतेला अशा प्रकारचे थोडेसे शिक्षण आम्हाला देता आले व त्यामुळे हो एकोणीसशे व बत्तीस सालच्या कायदेभंगाच्या चळवळी कितीतरी संघटित व प्रभावी ठरल्या एकोणीसशे व एकोणीशे साली असल्या शिक्षणाचा अभावच होता जनतेच्या उत्साह व भावनांना शिक्षणाचे पाठबळ नव्हते चळवळ तशीच चालू राहिली असती तर चोरीसोऱ्यासारखे दंगेधोपे आणखी अनेक ठिकाणी झाले असते यात शंका नाही सरकारने रक्त वाहवूनच ही दंग्याची आग विजवली असती व भयंकर दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरू लागून लोकांचे मनोधैर्य पार खचून गेले असते याच कारण परंपरेचा परिणाम मनावर होऊन गांधीजी वागले असावेत अहिंसेचे तत्व सांभाळून चळवळ पुढे चालवणे अशक्य आहे ही गोष्ट मान्य असेल तर गांधीजींनी केले ते योग्यच केले असे म्हणावे लागेल डाव कुजत चालला होता तो थांबवून पुन्हा प्रारंभापासून सुरुवात करावायची होती एका सर्वस्वी निराळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांचे वर्तन सूक ठरले असे म्हणता येईल पण त्या दृष्टिकोनाचा अहिंसेशी काही संबंध नाही जे खायचे ते शिलकही ठेवायचे हे कसे साधणार फुटकळ दंगे माजवून डोके ठेसून काढणारा सरकारचा तडपशाहीचा वरवंटा त्या अर्ध कच्च्या काळी आपण आपल्या कपाळी पाडून घेतला असता तर राष्ट्रीय चळवळ कायमची बंद झाली असती असे नव्हे कारण अशा चळवळी सरणावरून जिवंतहून उठत असतात अल्पकालिक पिचेहाटीमुळे प्रश्नांचे स्वरूप सुव्यक्त होते आणि त्यामुळे कार्यकर्त्या खंबीरपणाही पैदा होतो परंतु महत्व आहे ते तत्वांचे व ध्येयाचे आहे पिचेहाटीचे अथवा वरवरच्या पराभवाचे नाही ही तत्वे जनतेला जर निष्कलंक अशी राखता आली तर पराभवानंतर थोड्याच काळात अंगात नवीन ताकद येते पण एकोणीशे एक व एकोणीशे साली आमच्यापाशी तत्वे व ध्येय म्हणून होते तरी काय मागे रेखू विचारसरणी नसलेले अस्पष्ट असे स्वराज्याचे ध्येय व अहिंसामय चळवळीची एक विशिष्ट तंत्र ही आमची सर्व शिधासामग्री देशात ठिकठिकाणी दंगधोपे सुरू झाले असते तर अहिंसेची वाट लागली असती स्वराज्याच्या ध्येयाबद्दल बोलावच त्याचे चित्रही मनात स्पष्ट उमटलेले नव्हते बहुत काळापर्यंत चालवण्याची ताकद जनतेत नव्हती आणि परकेसत्तेविरुद्ध सामान्यत सार्वजनिक असंतोष पसरलेला असला व काँग्रेसबद्दल सहानुभूती वाटत असली तरी संघटना अथवा प्रतिकारशक्ती यांचा देशात पूर्ण अभाव होता लोक तुरुंगात गेले ते सुद्धा क्षणिक भावनेच्या भरात गेले ही गडबड लवकरच संभेल, अशी त्यांना मनातून आशा वाटत होती तेव्हा कायदे भंग बावीस मध्ये बंद केला ही गोष्ट योग्य झाली असली तरी तो ज्या तऱ्हेने बंद करण्यात आला ती तरा फारशी इष्ट नव्हती व तिचा परिणाम लोकांची हिंमत कसल्याकडे काहीसा झाला असे आपल्याला म्हणता येईल फार मोठ्या चळवळीला कासरा तारून एकाएकी थांबवल्यामुळे देशात घातूक मनोवृत्तीची वाढ झाली असल्याचा संभव आहे राजकीय क्षेत्रात व्यक्त होणारी निष्फळ व पांगलेली हिंसावृत्ती मावळली पण व्यक्त होण्यासाठी कुठेतरी ती अवकाश शोधत होती त्यामुळे इतर उत्तराच्या काळात जातीय तंटे विकोपास गेले असावेत असहकारतेची व कायदेभंगाची नदी दुथडी भरून वाहत होती तोपर्यंत सर्व प्रकारचे जातीनिष्ठ व राजकीयदृष्ट्या उलटचालीचे लोक लवाळ्यासारखे दबून राहिले त्यांनी आता डोक्यावर उचलले बातम्या पुरवून व जातीय तंट्याचे वेता उभे करून अधिकाऱ्यांच्या कुशामती करणाऱ्या कान कुछ कुजबुज्यांनी व लाळ गोट्यांनी हो जाती निष्ठेचे ढोलके बडवण्यास प्रारंभ केला मोपल्यांनी बंड केले व अमारुषाही करून ते बंड मोडून काढण्यात आले आगडीच्या बंद डब्यात मोपला कैद्यांना कोंबल्यावर त्यांचा गुदमरून प्राण गेला ही केवढी क्रौऱ्याची गोष्ट पण त्या बंडामुळे जातीनिष्ठांचे चांगलेच फावले एक गोष्ट संभवनीय वाटते की कायदेभंग थांबवला नसता आणि सरकारने तो दडपून टाकला असता तर जाती भावना इतक्या ओतू गेल्या नसत्या व जातीय बांधणी लढवण्याचा फाजिल उत्साहही अंगात राहिला नसता था। कायदेभंग थांबवण्यापूर्वी अशी एक घटना बनत होती की जिच्यामुळे कदाचित निराळी दृश्य पहाव्या सापडले असत कायदेभंगाच्या पहिल्या लाटसरशी लॉर्ड रिडिंगने जाहीर सभेत म्हटल्याप्रमाणे सरकार त्रासून व गोंधळून गेल होत प्रिन्स ऑफ वेल्स त्यावेळी हिंदुस्थानात आलखल होत त्यामुळे सरकारवरची जोखीमदारीही बरीच वाढली होती एकोणीशे एकवीसच्या डिसेंबरमध्ये काँग्रस्त व आपण यांच्यात काहीतरी समजूत निघावी म्हणून सरकारने प्रयत्न चालवला होता युवराज कलकत्त्याला लवकर सेनार असल्याकारणाने ही निकड सुरू होती बंगाल सरकारचे प्रतिनिधी व देशबंधू दास यांचे काही अनौपचारिक बोलणे चालणेही झाले दासबाबू त्यावेळी तुरुंगात होत एक सूचना अशी मांडण्यात आली होती की सरकार व काँग्रेस यांच्या प्रतिनिधींची एक अल्पशी मंडलाकार परिषद भरवावी कराची तुरुंगात डामण्यात आलेल्या मौलाना महमद अलींना परिषदेत हजर राहता आले पाहिजे असा आग्रह गांधीजींनी धरल्यामुळे परिषदचा सगळाच बे ढासळणा सरकार महम्मद अलींना सोडण्यास तयार होईना दासांना गांधीजींची ही वृत्ती पसंत पडली नाही व सुटून आल्यावर गांधीजींवर जाहीर टीका करून त्यांची या कामी भयंकर चूक झाली असे त्यांनी बोलून दाखविले आम्ही तुरुंगात होतो त्यामुळे त्यावेळच्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला कळल्या नाही परंतु या परिषदपासून काही इष्ट गोष्टी घडल्या असे मला वाटत नाही युवराजांची भेट व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी हा खटाटोप सरकार करीत होत आमचा आमच्यापुढील मुख्य प्रश्नांचा निकाल त्यामुळे कधीच लागला नसता नऊ वर्षानंतर राष्ट्र कितीतरी पटीनी सामर्थ्यवान झाले असूनही मंडलाकार परिषदेतून विशेष अशी काहीच फलनिष्पत्ती झाली नाही हि लक्षात ठारखे आह तो विचार सोडला तरी महमदरीविषयी गांधीजींनी धरलेला आग्रह यथायोग्यच नव्हता हो काय काँग्रेस पुढारी म्हणून व विश्ता खिलापत पुढारी म्हणून ति हजर असण अगदी आवश्यक होत कोणत्याही धोरणामुळे सहकार्याला सोडाव लागत अस्विरण कधीच बरोबर ठरणार नाही सरकार महम्मद अलींची सुटका करण्यास राजी नव्हते या एका गोष्टीवरूनही परिषदेचा फोलपणा सिद्ध होण्यासारखा आहे माझ्या वडिलांवर मला दोन वेगळ्या कोर्टांनी भिन्न भिन्न आरोपांवरून सहा महिन्यांची शिक्षा दिली होती चौकशी म्हणजे एक सोंगच होते वही वाटीप्रमाणे आम्ही त्यात भाग घेतला नाही खटला चालू असता सगळा वेळ माझ्या मुलीला आपल्यापाशी घेऊन वडील बसले होते पिंजऱ्यात बसण्याचा हा तिचा पहिला अनुभव हरतळाची पत्रिके मी वाटली हा माझा गुन्हा आपण स्वायत्तेकडे झपाट्याने चाललो असल्याकारणाने हरतळाची पत्रके वाटणी हा हल्ली गुन्हा ठरला हे करा पण त्या काळात त्यात बेकायदेशीर असे काही नव्हते तथापि मला शिक्षा मिळालीच तीन महिन्यानंतर फेर चौकशी अधिकाऱ्याने मला निर्दोषी ठरवल्यामुळे मला सोडण्यात आले मी आश्चर्यचकित झालो कारण माझ्याविषयी कोणीच खटपट केलेली नव्हती कायदेभंग थांबवल्यामुळे फेर चौकशी करणाऱ्या न्यायाधीशांना काम करण्याचा हुरुप आला असावा वडिलांना सोडून बाहेर जाणे माझ्या जीवनावर आले होते लगेच अहमदाबादला जाऊन गांधीजींची भेट घ्यावायचे मी ठरवले पण मी तिथे पोचण्यापूर्वी गांधीजींना अटक झालेली होती त्यांची भेट साबरमतीत रुंगात झाली खटल्याच्या वेळी मी हजार राहिलो तो प्रसंग चिरस्मरणीय होता आमच्यापैकी जे लोक तिथे हजार होते त्यांच्या आठवणीतून तो जाणे शक्य नाही जज एक इंग्रजगृहस्थ होते ते मोठ्या खंबीरपणे व वा सुजानपणे वागले गांधीजींनी कोर्टाला उद्देशून केलेले भाषण चित्ताला अगदी हलवून टाकणारे असे होते आम्ही परत फिरलो तेव्हा त्यातील अर्थपूर्ण वाक्य व ठसठशी कल्पनाशक्ती यांची चित्रे आमच्या डोक्यात तळत होती मी अलाहाबादला परत आलो आणि एक मित्र व सहकारी तुरुंगात अडकलेली असल्यामुळे बाहेर मला एकटे एकटे वाटू लागले मनाला मुळीच करमेना काँग्रेस संस्था व्यवस्थित चालत नव्हत्या हो त्यांची गाडी सरळ रुळावर आणून ठेवण्याच्या प्रयत्नाला मी लागलो परदेशी मालावरील बहिष्कारात मी लक्ष घातले चळवळ थांबली असली तरी कार्यक्रमाचा हा भाग चालूच होता अलाहाबाद येथील बहुतेक कापड परदेशी कापड आयात अथवा खरेदीनं करण्याचे अभिवाचन दिले होते व त्यासाठी एक मंडळी काढले होते नियम भंग झाला तर दंडाची शिक्षा व्हावी असा मंडळाचा नियम होता अनेक बड्या व्यापाऱ्यांनी नियमाचा भंग केलेला आढळून आला वचनाला जागरूक राहिलेल्यांवर यामुळे अन्याय या होऊ लागला आम्ही निषेध केला पण त्याचा फारसा उपयोग होईना कोणतीही शिक्षा करणे मंडळाच्या शक्तीवायाचे काम होते म्हणून आम्ही निरोधन करण्याचे ठरवले निरोधनाची नुसती कुणकुन लागताच आमचे काम झाले दंड भरला गेला आणि पुन्हा आना शप्ता झाल्या दंडाचे पैसे व्यापारी मंडळाकडे जमा झाले दोन तीन दिवसांनी मलाव व्यापाऱ्यांशी बोलणी करण्यात ज्यांनी भाग घेतला होता अशा माझ्या सहकाऱ्यांना पकडण्यात आल धाग दपटा व केलेली कलिवसुली या आरोपांबाबत आमच्यावर खटल झाल राजद्रोह वगैरे दुसरी आरोप माझ्यावर करण्यात आल होत मी बचाव कला नाही पण कोर्टापुढे माझे म्हणणे विस्ताराने मांडल माझ्यावरील तीन आरोप शाबित होऊन मला सजा दक्ष आली झाली एवढी शिक्षा पुरशी वाटल्यामुळे बहुधा राजद्रोहाचा आरोप काढून टाकण्यात आला असावा मला एकंदर एक वर्ष नऊ महिन्यांची शिक्षा झाली ही शिक्षेची दुसरी खेप बाहेर सुमारे सहा आठवडे राहून मी पुन्हा तुरुंगाच्या दारात पाऊल ठेवले